मना वासना एरधारा, मनावासना चुकम संडी रे द्रव्यधारा मनायातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी रागवासी जन्मानतर मरण व मरणनतर जन्म ये जे जीवाच्छ मार्ग अखंडपने लागले चक्र है तेज एरधारा या शब्दाने सुचवि है मानवी जन्माला आल्यानंतर ते चुकविण्यासाठी प्रयत्नशील असणे हेच त्याचे खरे कर्तव्यही आहे म्हणून समर्थ या श्लोकामध्ये जन्ममृत्यूचे चक्र येरधारा चुकव असे आवर्जून सांगत आहेत या येरधारा जीवाच्या पाठीशी कशामुळे लागतात त्याचे कारणही समर्थ वासना या शब्दाने सांगत आहेत कारण वासना याच जन्माचे कारण असतात जन्म घेणे लागे वासने संगे, हा अध्यात्मातील एक महत्वाचा सिद्धांत आहे या श्लोकातील चुकवी हा शब्द न्यायाने घ्यावायचा आहे उंबऱ्याला उंबऱ्यात ठेवलेला दिवा जसा दोन्ही खोल्यामध्ये प्रकाश पडतो तसा चुकवी या शब्दाचा अर्थ संबंध मागच्या आणि पुढच्या शब्दाशी आहे वासना चुकवी आणि त्या बळावर ये चुकवी असा अन्वय या चरणात लावता येईल कोणत्या न कोणत्या तरी वासनाच्या मुळे माणूस कर्मे करतो व त्या क्रियामनातूनच पुढे भगावे लागणारे समी संचित व प्रारब्ध निर्माण होते म्हणून वासना सोड म्हणजेच हवे नको सोडणे हेच जन्म टाळण्याचे मूळ साधन ठरते वासना सोडण्याचे सामर्थ्य येण्यासाठी मनुष्याला ज्याचे जे स्थूल परिणाम संस्काराच्या रूपाने जीवनामध्ये प्रत्यक्षात येतात ते सोडण्यापासून आरंभ करावा लागतो आणि म्हणून समर्थ दुसऱ्या ओळीमध्ये मनाला धनसंपत्ती आणि स्त्रीविषयीचे आकर्षण याचा त्याग कर असा आदेश देत आहेत या ओळीतील सांडी रे हे वरच्या ओळीप्रमाणे दोन्हीकडे घ्यावायचे आहे कामना सांडी आणि द्रव्यदारा सांडी द्रव्य दाराविषयक कामना सांडी असाही अर्थ त्या ओळीतून घेता येईल पण विभक्तीची रूपे स्पष्ट नसल्याने सांडी रे क्रियापद दोन्हीकडे स्वतंत्रपणे घेणे अधिक योग्य ठरेल त्यातून कामना ही द्रव्य दारेपुरतीच मर्यादित असते असेही नाही कित्येक वेळा लोकेशनच्या स्वरूपातील कामना ही अधिक बलवान आणि अमर्यादित असू शकते अनि त्याच सज्जनतेच्या मर्यादा फारशा सुटत नसल्याने चांगल्या चांगल्या माणसांनाही तिचा मोह टाळता येत नाही टाळावासा वाटत नाही आपण सामान्यत वासना आणि कामना हे शब्द सारख्याच अर्थाचे समजतो पण येथे ते त्यांच्यामधील सूक्ष्म अंतर ग्रहित धरून वापरले आहेत वासना ही मूलभूत आणि पुष्काळ वेळा आवश्यकही असू शकते याच वासनेला जेव्हा आसक्तीचे रूप प्राप्त होते उत्कटता येते मर्यादेचे भान राहत नाही ती वासना कामनेत असे हा वेद आहे। नैसर्गिक वरिहार्य ही नहीं संस्काराने अभ्यासा प्रयत् आसक्तिन सुटने शक्य है रामकृष्ण परमसारख्या अनेक थोर पुरुषी ने प्रसिद्ध है जे उत्कट त्याने वाटते तेही सोडता येते असे लक्षात आले म्हणजे मग त्या मानाने कमी उत्कट असणाऱ्या वाटू लागतो आणि मग हेही पण माणूस स्वतःला सभ्य आणि सुसंस्कृत समजणारा माणूसही अनेक प्रकारांनी या द्रव्य दाराविषयक कामने गुरफटून गेलेला असतो आणि तसे राहणे हे त्याला रसिकपणाचे आणि भूषणाचेही वाटत असते अनेक प्रकारच्या मर्यादामुळे उनिवामुळे ललित वाङ्मयाच्या माध्यमातून अनुभवण्याचा प्रयत्न करतो ललित साहित्यानी लोकप्रियता वाढते ती यामुळेच हा संस्कार मनावर होणे चांगले नाही म्हणून तर नारदांनी आपल्या भक्तिसूत्रांमध्ये स्त्री धन नास्तिक चरित्र न ना श्रवणी असा आदेश दिला आदेश आहे संयम कार्यवाही असे वाटणाऱ्या साधकाने नारदीला मान दे आहे हे निश्चित अपरिहार्य वाटणाऱ्या स्वाभाविक वाटणाऱ्या द्रव्यविषयक कामना जिंकता आल्या कि मग कीर्ती सत्ता बरे खावे बरे द्यावे बरे असावे याच्या अपेक्षा मोह टाळणे वा नियंत्रित ठेवणे सहज शक्य होते आणि हे सर्व कशाने लागते ते पुन्हा पुन्हा भोगाव्या लागणाऱ्या जन्ममृत्यूचे संकट टाळण्यासाठी म्हणून समर्थ तिसऱ्या ओळीत मागच्या श्लोकात सांगितलेल्या गर्भवासनाच्या यातनांचे पुनरपी स्मरण करून देत आहेत आणि मनाने परमेश्वराशी जीवाची भेट घालावी असे जणू मनाची विनवणी करून सांगत आहेत परमेश्वराची प्रेम नसेल परमेश्वर दर्शनाची ओढ नसेल परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान नसेल तर मग कोणत्या साधना येत नाही केलेले प्रयत्न माया जातात वाया व्यर्थ वा शिनेले निरर्थक कष्ट घेते अशी जाणीव राहून मनुष्य आतून परमार्थापासून दूर होतो आणि मग शरीराने जे करीत राहतो ते टाकणे टाकल्यासारखे कसे केलेले लादलेले वजे हो रठाळपणे ओढत नेल्यासारखे वरवरचे केवळ वर यांत्रिक स्वरूपाचे होते समर्थ भेटवे या शब्दातून साधकाचे अंतःकरणातील परमेश्वराच्या भेटीची ओढ सुचवीत आहेत आणि मनाला सज्जन म्हणून त्याचा अनुयाय करीत आहेत खरे म्हणजे मनाला सज्जन म्हणणे हा वदतो व्यागात वाटावा अशी वस्तुस्थिती आहे त्याचा उद्धारपणा त्याचा हट्ट त्याची चंचलता त्याचा ओढाळ स्वभाव याचे वर्णन अर्जुनासारख्या संयमी सदाचारी पुरुषानेही केले आहे आणि प्रत्येकाला विशेषतः साधकाला मनाच्या या स्वरूपाचा अनुभव आल्या वाचून राहत नाही अशा स्थितीत त्याला सज्जन म्हणणे हे केवळ अनुयाचे वाटणे स्वाभाविक आहे मागे एकदा असा प्रश्न विचारला होता की समर्थासारख्या थोर संतांनी मनाला सज्जन म्हटले आहे हे आईने नाठाळ कार्ट्याला त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी शहाना माझा बाळ म्हणून गोंजारावे तशा स्वरूपाचे आहे काय तेव्हा दादा म्हणाले तसे असते तरी बिघडले कुठे एखाद्या अज्ञाला त्याच्या स्वतःच्या कल्याणासाठी हितकर गोष्टीकडे प्रवृत्त करावे म्हणून थोडे चढविले तरी इष्टच आहे तो काही दंबाचार नवे, व त्यात वंचकतेचा दोषही नाही मनुष्य स्वभावाचे ते एक वैशिष्ट्यच आहे आणि हे लक्षात घेऊन जागणे संतांच्या जीवित दृष्टीने उचित असेच आहे पण असे असले तरी मनाला सज्जन म्हणण्या एक भाव है स्वरूप मन हे मुणात वा है मुझे रजोगुनी व तमोगुणी चांगले असते है जो मुझे चागले प्रयत् स्वच्छ होते मन हे ने है मुगुणी सज्जनपना हाथ स्वभाव है संस्कार रजोगुनी तमोगुणी होते जन्म जन्मांवर्तना पुनः रजोगुण संस्कार जोड़ा जो मग मनाचा तोच जनू मना असे वाटू लगते समर्थ जनू मना आयुर्वेद मन संगसी हो चोषाबोधा है, है। जन्माने पिंडाने मानूस है जेव को सारख नहीं तनसारखे वनुसके असे वे संगे याच दृष्टीने मनाला सज्जन म्हणून संबू आहे जे सांगितले आहे की बाबा तू सज्जन आहेस सात्विकता सज्जनता हे तुझे मूळ रूप आहे तेव्हा तू मला माझा घात करणाऱ्या विषयाकडे उघडीत नेऊ नकोस मला राघवाची रामाची गाठ घालून दे मला परमेश्वराकडे घेऊन जा त्याचे दर्शन घडव मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज म्हणतात हे सज्जन आहेस आणि म्हणून माझे जीवाचे हित करणे हेच तुला उचित आहे सज्जनाने कोणालाही कल्याणाच्या मार्गाने ज्ञा आध पतनाकडे ढकलणे हे सज्जनाला शोभणारे नाही ती दुर्जनाची प्रवृत्ती आहे श्रेय आणि प्रेय यांचे द्वंद मानसाला नेहमीच मुहात पाडित असते श्रेयाची ओळख पटत नाही असे नाही पण प्रेयाची ओळख सुटत नाही पण मन सन्माने जाऊ देत नाही इंद्रियाचे सुखे त्याला आकर्षक वाटतात आणि तेच खरे सुखाचे असेही वाटू लागते विषयांच्या संगतीत सुख नाही विषयांचा उपभोग घ्यायचा तर ते शरीर साधना लक्षात घेऊनच घ्यायला घ्यावयाचा पण ही मर्यादा बहुदा कधीच पाळली जात नाही त्यामुळे शरीर धारणाचाही होत नाही आरोग्य दूर जाते अध्यात्मिक दृष्ट्या हानी होईल ते वर आणखी निराळे यासाठी प्रेयाकडची ओढ नाहीशी करणे वा नियंत्रित ठेवणे हेच हिताचे असते प्रेमाला श्रेय समजणे हे तर फारच घातक श्रेय हेच ज्यांचे प्रेम बनले आहे तो भाग्यवान हे भाग्य केवळ श्रेष्ठ भक्तांच्या ठिकाणी दिसते तुकाराम महाराजांनी यासाठीच भग्यवंत मरण गेले पंढरी राया असे म्हटले आहे शंकराचार्य फार स्पष्टपणे कोपी नवना खुल भाग्यवना असे म्हणतात सामान्यतः प्रेयाचे दुष्परिणाम अनेक प्रकारे पटवून देऊनच श्रेयाकडे वळवावे लागते त्याला हित नभो असते असे नाही पण दुर्दैवाने तो सुखालाच हित समजत असतो विषयभोगांच्या विपुलला तो समृद्धी समजतो विषयादाला तो रसिकता या गोष्टी खरा हीतात, बसत नाईत, ए लक्षात अनुन दितात। मग मनतात बाबा समझतेजनना मगे हित करमचंद्राला घट्ट धरन विषया की ओर सोड रामचंद्रे समर्था दैवत राष्ट्र एकनिष्ठ उपासक रामचंद्रा प्रेम फार रामचंद्राची भक्ती त्यांच्या अंतकरणाला वेळ लावते आणि त्यामुळे निघाला की रामचंद्राचे श्रेष्ठत्व अनेक प्रकारांनी पटवून दिल्या वाचून त्यांना राहत नाही प्रेमाचे आणि भक्तीचे हेच स्वरूप आहे ते आपल्या आराध्य आराध्यपरी उत्कटतेने बोलणारच आपल्या आराध्यवतेचे गुणगान करणारच अंतःकरणात प्रेम नसते ओढ नसते आणि मग माणसाला मर्यादेचे स्मरण होते खरे प्रेम कधी मर्यादेत असू शकत नाही आणि म्हणून ते मर्याद पातळीतही नाही प्रेम स्तुतीच्या रूपाने व्यक्त होत असते पतिव्रता आपल्या पतीची सतीश आपल्या गुरुची भक्त आपल्या देवतेची स्तुती करताना कधी कंटाळणार नाही समर्थांना तसेच रामाच्या संदर्भात प्रेमाचे भरते येते आणि मग ते रामचरित्रातील गोष्टीच्या वैशिष्ट्याने उल्लेख करतात रामाचे श्रेष्ठ पण इतरांनाही पटून द्यावे हा उद्देश सांगतात कि बाबा म्हणा तुझ्यासारखा वेगवान मनोजय असा मारुती रामाला आपला धनी मानतो स्वामी मानतो हे दैनिक हे मारुती हे एक मोठे अद्भुत व्यक्तिमत्व आहे वानर जातील जन्माला आलेला हनुमान असामान्य बुद्धिमान आहे बुद्धिमत्ता वरिष्ठ है संगीता पास व्याकरण पर्यत पांडित्य संपादन के मारुति वेद नहीं चतुर है राजन धुरंदर है शक्तिशाली नवनागस बड़ी जितेन्द्रियमा व्यक्तिमत्व रामचंद्रापु नम्र है रा दास मन घूषण मानने यावरून रामचंद्राच्या मोठेपणाचे गणित मांडता येणे शक्य आहे फार मोठी व्यक्ती रामचंद्राला श्रेष्ठ मानते एवढीच रामचंद्राची थुर्मीचे मर्यादा नसून ते सर्व विश्वाचे स्वर्ग मृत्यू पाताळाचे त्रिलोकाचे धनी आहेत आणि त्याही त्यांनी लोकांच्या उद्धाराचे व्रत घेतले आहे लोकोद्वाराचे व्रत हा जनु रामचंद्राच्या श्रेष्ठत्वाच्या मुबुटावरील तुरा आहे असे असल्यामुळे या अशा अत्यंत श्रेष्ठ देवताला धरड धरून ठेवावे हे चिताचे आहे कोणाचा तरी उपासक असणे आणि आपल्या या उपासनेचा प्रचार करणे हे मनुष्य स्वभावाला अगदी धरून नाही भले तो स्वतःला बुद्धिवादी म्हणू पण कोणाविषयी तरी त्याला नितांत आदर असतो त्याच्याही काही श्रद्धा असतात आणि आपल्या या श्रद्धेचा व आदर्शाचा तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समर्थक असतो प्रचारकही प्रचारकही असतो तो शंकराचार मानत नसेल परंतु त्याला राणा प्रतापण पटणार नाही पण स्टॅलिन त्याला थोर पुरुष वाटेलात्या बाप्पाचे श्राद्ध करणार नाही पण नाही त्या व्यक्तीच्या जन्मशताब्द्यावर उकरून काढून स्मृतिदिने साजरे करेल श्राद्ध करणे हा गबाळेपणा आणि स्मृतिदिन साजरे करणे प्रगतीचे लक्षण वास्तू शांत करणे बुरसटलेपणाचे आणि कोणाच्या तरी अध्यक्ष अध्यक्षतेखाली कोणाच्या तरी असते उद्घाटन समारंभ करणे हे मात्र असे तो म्हणतो मला तरी पारंपरिक सनातनीपेक्षा हे बुद्धिवादी गुंतानुगुंत गळेपणाचे वाटते याच पद्धतीचे परिवर्तन असल्यामुळे खुळ्या परिवर्तनवाद्यांना तेच प्रगतीचे लक्षण वाटत असेल तर कोणास ठाऊक पण सध्या काम थे काटा ध्ये काय ते अस्पष्ट असताना परिवर्तनाच्या घोषा लावणे आणि तेच श्रेयस्कर समजणे याच्या इतके आत्मघात के जुने आहे ते निदान काळाच्या ओघात परीक्षेले गेले आहे त्याचे चांगुल पण पिढ्यानुपिड्याच्या अनुभवाने स्पष्ट झालेले आहे आणि म्हणूनच टिकून राहिलेले आहे यासाठी समर्थ कित्येक सत्रकापूर्वी होऊन गेलेला रामचंद्राचे महेमान आवडीने तुला कोण सोडू पाहतो रघुनायका दृढ चित्ती धरावे या चरणाचा अर्थ काय ते कसे करावे याचे स्पष्टीकरण समर्थ जणू श्लोकात करीत आहेत परमेश्वर आपल्या चित्तात ठसावा त्याचे चिंतन घडावे त्याचे ध्यान साधावे त्याचा साक्षात्कार व्हावा अशी इच्छा परमार्थाची गोडी असणाऱ्या माणसाच्या मनात उन्या अधिक प्रमाणात स्पष्ट किंवा अस्पष्टपणे असतेच पण या इच्छा फारच क्वचित परिपूर्ण होतात जे परमार्थाला लागत नाहीत पण जे परमार्थ मार्गात आहेत लोक म्हणतात म्हणून नव्हे तर खरेच आहेत त्यांनाही त्यांच्या इच्छेप्रमाणे यश कीर्ती मिळते याचा विचार केला तर नन्नाचा पडा वाचावा लागेल इच्छे प्रमाण यश मिले खेदजनकते समर्थ स्पष्ट करीत रघुनायका धरावे अटले तरी दृढ़ करावे ये उत्कटताधने कटाक्षा आचरली सर्व साधना सोपे साधन नामस्मर साधा उपाय संतान संगित मनी नसे तरी नसो परसो एवढी ही देऊन ठेवली आहे आता हे तरी सातत्याने घडले काय जेमतेम तास अर्धा तास नाव घेणारा ही आपण मोठी साधना केली असे समजतो आणि इतर वेळ अक्षरशः वायफळ गप्पात घालवतो आवश्यक ते बोलणे कामापुरते बोलणे टाळता येत नाही टाळूही नाही पण माणूस दिवसाकाठी जे बोलतो ते आवश्यक आणि कामाचेच आहे असे म्हणता येईल काय स्वतःची स्तुती करणे इतरांच्या कुचाळक्या करणे मान्यता पावलेल्या व्यक्तीच्या दोषाविषयी चिकित्सा करीत राहणे आपण त्यातले नाही हे सिद्ध करण्यासाठी स्वतः संबंधी बोलणे वर्तमानपत्रातल्या बातम्या राजकारणी आपतेष्टांची वर्तणूक महागाई तरुण मुले व वृद्ध माणसे यांची वागणूक नटनट्या चित्रपट नाटके या संबंधात वेळेचे भान न ठेवता माणसे जे बोलत असतात त्यातील किती टक्के भाग महत्वाचा असतो आवश्यक ठरतो उपयोगी असतो त्याचा विचार केला म्हणजे रिकामा वेळातील बहुसंख्य वेळ वाया घालविला जातो असे लक्षात येईल अलीकडच्या रिकामा वेळ वाया घालवण्यासाठी साहित्य पुरवण्याचे व्रत घेतले दिसते खेळ अपराध आणि निवडणुका यांच्या संबंधी प्रसिद्ध होणारे भडक आणि सविस्तर वृत्त उपयोगाचे आहे हे कोणत्या निष्कर्षाने ठरविणार त्यामुळे मन स्वस्थ नाहीसे होते क्षोभ निर्माण होतो व त्याचे परिणाम उन्हा अधिक प्रमाणात रक्तदाबावर होतात आणि तरी वृत्तपत्राच्या स्वरूपात पलट होत नाही तो नाही सुसंस्कृत वृत्तपत्रेही याला अपवाद नाहीत लग्मय बिबत्सतेच्या आणि अनैतिकतेच्या अधिकाधिक घातक असणाऱ्या मार्गाने जणू घोडदोड करीत आहे आता याच्या वाचनात व त्यावरील चर्चेत जाणारा वेळ हा केवळ वा, वाया जातो इतकेच नव्हे तर हानिकारक ही असतो म्हणून समर्थ म्हणतात जनी वाहुगे बोलता सुख नाही मानवी आयुष्य हे अतिशय महत्वाचे आहे त्यातला प्रत्येक क्षण फार मोलाचा आहे गेलेला कोणताही क्षण कितीही द्रव्य मोजले तरी पुन्हा परत येणारा नव्हे इतका मौल्यवान आणि दुर्लभ आहे शंकराचार्य म्हणतात आयुवा क्षणाला मात्र न लढते हे क्यापि तत्वे गती हानि प्रत्येक पर आयुषा तो आयुष संपना चाहिए क्षण मृत्यू का क्षण फल घटिका दिवस वर्षा जवर जवर ये कहींव ही अधिकारी आला तरी सु नहीं ज्याता आयुष्या क्षण कारणी लावले या कल्पनेने वाया घालविले असतात या अपतेष्टापैकी कोणी शेवटच्या क्षणी त्याच्या उपयोगी पडत नाही मग ती व्यक्ती कुणाही आई बाप मुलगा मुलगी बहीण भाऊ पती पत्नी सत्ताधारी पुढारे यातील कोणीही कामाला येत नाही श्री तुकाराम महाराजांनी एका अभंगात त्याचे छान वर्णन केले आहे अंतकरणपूर्वक काही परमार्थ साधन केले असले निस्वार्थ भावाने काही योग्य कर्तव्य पार पाडली असली तर शेवटच्या क्षणी त्याचा काही लाभ मानवायला होऊ शकतो पण ही जाणीव शेवटच्या क्षणी होऊन काय उपयोग ती पुष्कळ आधी अगदी तरुणपणी झाली तरच काही उपयोग होऊ शकतो दुर्दैवाने तसे घडत नाही शरीर थकले आता प्रपंचाकरिता काही करणे शक्य राहिले नाही म्हातारा जवळच्यांना आणि घरच्यांना नकोसा झाला म्हणजे लोक ज्ञानेश्वरी ओळखू लागतात कधीच न करण्यापेक्षा उशिरा करणे चांगले म्हणून ते मान्य करायचे इतकेच ते खरे उपयोगी पडणारे नव्हे म्हातारपणे उशिरा आरंभ केला ठीक आता तरी देहरक्षणापलीकडे मिळालेला सर्व वेळ नामस्मरणात श्रवणात चिंतनात ध्यानात पूजापाठात जातो काय तसेही होत नाही त्याही वेळी प्रपंचा नको चिंता डोक्यावर चढलेल्या असतात म्हातारपण हा स्वतःचा एक रोग आहे त्याची अनेक लक्षणे आणि रूपांनी वारंवार प्रगट होत असतात आणि त्या दुःखातच कितीतरी वेळ जातो याहीपेक्षा आल्या गेल्याजवळ स्वतःच्या दुःखाची गाराणी गाण्यात म्हातारपणाचा किती वेळ वाया जातो याचा विचार कोणीही करीत नाही हे सर्व जाणून नेनून प्रगट अप्रगट देह म्हणजेच मी मानण्याचे प्रकार आहेत देहा पलीकडे काही आहे आणि ते साध्य केले पाहिजे असे वाटले वाटल्यापासून वाया जाणारा वेळ कारणी लावण्याची इच्छाच होणार नाही म्हणून समर्थ रघुनायका दृढ चित्ती धरावे असे सांगतात आणि दृढ धरणे कसे साधेल असे कुणी विचारले तर त्याचे वेळ वाया घालू नये वायफळ बोलू नये इत्यादी साधन सांगून तेच शेवटी तुझ्या उपयोगी पडेल दुसरे काही पडणार नाही असा बोध करतात नायका विनवाया रघुनायका जना वाया शिणावे जनासारखे विवर्तकासनावे सदा सर्वदा नाम वाचे वसेदो अहंता मनी पापिनी तो नसेदो माणूस आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीकरिता फार धडपड करतो त्या सर्व गोष्टी परमार्थापेक्षा निराळ्यात असतात अभिलाशेने नाना तऱ्हेची संपत्ती मिळवत राहणे व ती मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या विधी निषेध न बाळगणे हे सर्व मानले जाते त्याच्या जोडीला सत्तेची किर्तीची हाव मिळाली कि मग विचारावयासच नको सर्व जीवन त्याकरिता कराव्या लागणाऱ्या भ्रमांनी श्रमांनी ओतप्रोत भरून जाते या सर्व धडपडीतून सुखाचा किती लाभ होतो हा प्रश्न इतका विवाद्य आहे की त्याचे खरे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मनुष्य काय करीत नाही म्हणून बरे समाधान वृत्ती स्वाल्वा आनंद या गोष्टी इतक्या दूर राहतात की खरे सुख म्हणून खरोखरीच काही असते हेही माणसाला पुढे पुढे पटनासे होते सत्ता संपत्ती कीर्ती अनेक प्रकारचे विषयभोग विलासाचे सर्व साधने ही शेवटी असमाधान देणारी स्वास्थ घालविणारी ठरतात इतकेच नव्हे तर त्यामुळे कोणालाही निसर्गता सहज प्राप्त असलेले आरोग्य ही गोष्ट केवळ मर्यादित राहत नाही तर सर्व कुटुंब सारा समाज अस्वास्थाने भरून जातो प्रत्येक प्रत्येक प्रत्येक प्रकारचे संघर्ष ठाई ठाई उभे त्यामुळे शरीर नव्हे तर मनबुद्धीही पिवटळून पिळवटून निघते आणि मग मनुष्य विचार करू लागला की त्याचे पुढे आपणा सावे काय काय आणि येऊन गेव, पोहोचलो ते मोठे प्रश्नचिन्ह उभे राहतात अंतकरण निराश होते विषन्न होते देहाचे सुख हेच सर्वस्वजून मानून केलेली खटपट अशा रीतीने अगदी व्यर्थ ठरते तो सर्व वाया जातो खरे सुख कशात आहे हे न कळण्याचा न वळद्याचा हा परिणाम आहे समर्थ म्हणतात बाबा परमेश्वराची प्राप्ती हे मनुष्य मनुषन्माचे खरे सार्थक असून त्या रघुनायकाला रामचंद्रला तू विसरलास त्याच्या प्राप्तीची काहीच खटपट न करता प्रापंचिक लाभाने प्राप्त होणाऱ्या काल्पनिक सुखाच्या मार्गे लागून सर्व प्रकारचे सरम सातत्याने केलेस त्यातून काही निष्पन्न होत नाही हे लक्षात आले तरी निरनिराळ प्रकारांनी पुन्हा तेच तेच करीत राहिलास शेवटी ते सर्व वायाच गेले ना देहधारणेच्या पलीकडे विषयपभोगाला सर्वस्व मानून केलेले परिश्रम वाया जाणारच मृगजाळाच्या पाठीमागे धावणे म्हणजे हुरी फुटून मरणेच आहे विचारी माणसाने असे करू नये पण असा विचार असा सदविचार माणसाच्या मनामध्ये येऊच नाही उमजूच नाही क्वचित स्फुरला टिकू नये असेही भोक्तीचे वातावरण असते त्या समाजामध्ये आपण वावरतो त्या समाजातील बहुतेक सर्व लोक तत्वज्ञान दृष्ट्या फसवे असतात सुखोपभोगाच्या मार्गेच लागलेले असतात खोट्या प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांना बळी पडलेले असतात त्या जीवना मध्य पदार्पण करू पहना युवक हा प्रवाहपति सारा मार्ग ने चाल रह देखावे ने मुहूर्त होकरण करीत रह आसपासगत वगावे शेजा घर जी सामुग्री है तसेच मजाक सारखे वागले कपड़े अपन करावे अनेक प्रकारच्या वस्तू साधने उपकरणे संपादित करावी तेच सुखाची आहे त्यामुळे प्रतिष्ठा वाढते असे समजून मग तसे राहणीमान मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे न्याय अन्याय गोंडाळून ठेवून विधी निषेधाची क्षिती न माणूस वागू लागतो आणि मग ते अस्वास्थ्याचे आमंत्रण ठरते यासाठी समर्थ म्हणतात लोकांचे पाहून का बोलतोस का वागतोस स्वतःला काम पाहिजे का पाहिजे याचा विचार स्वतंत्रपणे शास्त्रीय दृष्ट्या करून मनुष्याचा वागला तर योग्यच आहे आवश्यक आहे पण स्वतःची बुद्धी जणू गाण ठेवून दुसऱ्याचे केवळ अनुकरण करण्याचा मोह जेव्हा माणसाला होतो तेव्हा तो घातकच असतो परकीयांच्या आचार विचारांनी आपले असे झाले आहे आपण सत्वाला पारखे झालो त्यामुळे सर्व देशांनी आपले घसरण होत असतानाही आपण नाविन्याच्या मोहाने खुल्या विचारांना कोटाळून बसलो अपन आज बोलतो ते विचार ही पर भाषा ही परक्या स्वाभिमा प्रोढ़ी मिलना पर आचार विचार प्रतिष्ठा मानता अड़े समर्थ मनता का करते सत्ता संपत्ति की लगू नए सुखा नहीं है जर खरे तर मग सुखा करावे सामान्यत सांसारी माणसाला न पटणारे गोष्ट समर्थ तेथे सांगत आहेत ते, ते, ते म्हणतात सदा सर्वदा देवाचे नाव घेजा। जा मनापासून घेता आले आवडीने घेता आले नामस्मरणाचे प्रेम वाटू लागले तर ते उत्तमच तसेच झाले पाहिजे पण नामस्मरणाविषयीचे प्रेम उत्पन्न होणे ही गोष्ट काही सोपी नाही वावी म्हटल्याने होत नाही नको म्हंटल्याने राहत नाही तेव्हा ज्या गोष्टीवर आपले सत्ता चालत नाही ती न ना मिळाली तर त्याच्याविषयी खंत बाळणे इष्ट नाही जो आपल्या स्वाधीनचे आहे तेच करीत राहावे नामस्मरणाचे प्रेम वाटू लागणे हे आपल्या हात्य नाही पण नामाचा उच्चार करणे हे आपले हात्य आहे समर्थ हेच सांगतात साधन येथे सांगत आहेत सहज सुलभ सोपे कोणत्याही अटी नसलेले असे एक साधन आहे हे ते सातत्याने करीत राहिले तर इतर आवश्यक त्या गोष्टी आपोआप साधतात असे सर्व संतांचे आश्वासन आहे शरीराचे पोषण व्हावे म्हणून पक्वानं खाणे कितीही चांगले वाटले तरी मिळणे वा करता येणे ती हे जमण्यात नाही आणि क्वचित जमले तरी ते योग्य रीतीने पचणे हेही अवघडच आहे त्यापेक्षा साधे भातभाकरी काय वाईट नामस्मरणाचे तसेच आहे बातबाकरी भाकरी हितकर खरी रुचकर नसल्याने माणसे मिष्टानाचा मोह धरतात आणि आरोग्य बिघडवून घेतात परमार्थ तसेच होते योग याग वेधी येने नोवे सिद्धी असे थोड थोड़, -थोड़ संतांनी अगदी जीव तोडून सांगितले तरी कोणी ऐकत नाही परमार्थामध्ये गुरु करणे महत्वाचे मानले जाते ते धार्मिक दृष्ट्या आपल्या कल्याणाचे काम करावे ते नेमके कळावे म्हणून पण शिष्या गुरूला न विचारता अपने लहरी ने धार्मिक कृत्य करी प्रतिष्ठे कल्पना बरवाइट कल्पना गुरूचे नहीं कूधर्म कूलाचार सार्ख्या परंपरे चलते आ गोषी है पालन करीतना गुरूजी आदेशा आवश्यकता न मान ली चले पदीतर पूजा पाठ तीर्थयात्रा दानधर्म होम हवन इत्यादि ज्यादा गोषी मानूस करते त्यामध्ये खरे म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते पण लोक जे बोलतात त्यावरून हा स्वतः काय करावे याचे निर्णय घेत असतो आणि याचे महत्वाचे कारण ते चांगले दिसते मग ते मी करू का नको त्याने केलेले चालले तर मी का करू नये असे व यासारखे विचार माणसाच्या मनात येतात या सर्व गोष्टी म्हणजे खरोखरीच जाणत्या अनुभवी वैद्याला न विचारता आपल्या रोगावर आपणच औषध घेण्यासारखे आहे प्रसिद्धी औषधा प्रसिद्धि कोषध घेना पूर्व तज्ञा संजे संगमस्मर सारे अत्यंत सोपे प्रभावी साधन उपलब्ध तिक दुर्लक्ष कर को स्वतः निर्णय घेना ची जी, जी, जी प्रवृत्ति है ती अहंकार उगम पावत हा अहंकार मी माझे या रूपाने प्रगट होतो असतो व तोच माणसाच्या सर्व व्यापाराच्या मार्गे कारण म्हणून असतो व्यवहारात हे अहंकार फारसा उपयुक्त ठरत नाही तेथेही -ते तो ज्याचा त्याला इष्ट वाटत असला तरी इतरांना उभच आणतो पण परमार्थात तर त्याच्या इतके घातक दुसरे काही नाही असेच सर्व संत महंतांनी म्हटले आहे येत्याही समर्थांनी अहंकाराला अहंतीचे आपण हेच विशेष दिले आहे आपल्या सोयीसाठी फारतर तर पातकाच्या पातळीवर जाणारा अहंकार नसावा असाही अर्थ करता येईल स्वाभिमानाच्या नावाखाली जे अहंकार खपतात त्याचे सोटा यामुळे होईल जे हिताचे आहे ते प्रिय वाटत नाही जे कर्तव्य आहे ते आवडीचे ठरत नाही आणि त्यामुळे सर्व प्रकारचे अनर्थ जन्माला येतात असे जे होते त्याच्याशी मूळ अहंता हेच कारण असते आणि हे विचार केला तर ज्याचे त्याच्या लक्षात येणेही शक्य आहे